परमेश्वराची जी परिपूर्ण स्थिती आहे त्या परिपूर्णतेच त्यापर्यंत केलं अजूनही करतात त्या ज्ञाने असं सांगतात की ही दृंगमात्र जी वस्तू आहे या दृंग्र वस्तूच्या ठिकाणी बोलणं संभवत नाही बोलणं सहन होत नाही बोलण्याला तिथे अजिबात अवकाश नाही वाव नाही बोलणं त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी अजिबात संभवत नाही इतकंच नव्हे तर त्या बोलण्याचा किंचितही संबंध नहीं। त्या ठिकठिकाणी लागू शकत नाही त्याची मागे काही कारण आपल्याला दिली आहेतच उदाहरणार्थ एकही धर्म त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसल्यामुळे तो बोलण्याला विषय होत नाही ही एक गोष्ट दुसरी गोष्ट ज्ञानेश्वर महाराजात अशी सांगतात की जाणीव म्हणून ज्याला म्हणतात ज्ञान म्हणून ज्याला म्हणतात की जाणीव ते ज्ञान त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही त्याचा शिरकाव होत नाही ते तिथे आज जाऊ शकत म्हणून जाणीवेचाही तिथे संबंध नाही जाणीव पुष्कळ तर आणि वेध घेतला जात असेल पण असे। ही जाणीव त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेशही करू शकत नाही असा दुसरा मुद्दा सांगतात तिसरा मुद्दा असाय अनुभव अनुभव म्हणून ज्याला म्हणतात तो अनुभवही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाची प्रतिष्ठा सर्वत्र आहे अनुभवाचं मोठेपण थोरपण सर्व मान्य करतात अनुभवाच्या थोरपणाला व्यवहारात तरी जोड नाही इतकं अजोड स्वरूपाचं ज्याचं मोठेपण आहे असा अनुभव पण त्या अनुभवाची प्रतिष्ठा त्याचं थोरपण त्या वस्तूच्या ठिकाणी चालत नाही त्याने असं ठरवलं की आपण मोठ्या थोऱ्यात मिरवू <coughs> तर महाराज सांगतात त्याने अन्यत्र मिरवावं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या अनुभवाला मिरवण्याला अजिबात वाव नाही त्याने तिथे मिरवू नये त्याचं मिरवणं त्याची शोभा त्याचा ऐश्वर त्याची प्रतिष्ठा ती त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळी ही चालत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी अशा तीन गोष्टी या उभी आपल्याला प्रतिपादन केल्या आहेत या तिन्ही गोष्टींचा आपण सूक्ष्म विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल <coughs> की ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे ते तर ब्रह्मा आत्मा यशू या बोला मोड सवरस होत ज्ञानेश्वर माऊली म्हणते कि तुमचे आमचे शब्द सोडून द्या तुमच्या आमचे सोडून द्या म्हणण्याच कारण आपण या कशी आपली बुद्धी एका विशेष विशिष्ट मापाने मापलेली असल्यामुळं त्या बुद्धीला किती ग्रहण व्हावं त्या बुद्धीला किती सुचावं त्या बुद्धीला सुचलेल्या शब्दांचा विचार करता या शब्दांचा विचार करून वेदोपनिषदा केलं आणि वेदोपनिषदा पद्धतीने आणि सूक्ष्मार्थवाह कशा पदांची योजना करून ब्रह्माचं जे वर्णन केलं त्या शब्दांच्या पैकी काही शब्द निवडले त्यातला ब्रह्म शब्द आहे आत्मा शब्द आहे ईश शब्द है।, है सर्व शब्द शास्त्रीय दार्शनिकोर पुरुषांच शब्द है ज्ञानेश्वर महाराज मनता योला मोड़े सौरसू यह आत्मस्वरूपारखान शब्द तालत नहीं अपल बोल तिथे चालत नहीं अपने बोलना चिथे लग लगत नहीं या नवल नहीं है जे शास्त्रीय शब्द है हे अतिशय काटेतोल म्हणून वापरले जाणारे जे शब्द आहेत किंवा यथार्थ अर्थ वाहक यथार्थ अर्थ प्रकाशक म्हणून ज्या शब्दांचं महत्व गौरविलेलं आहे सांगितलेलं आहे त्या शब्दांचाही तिथे लाग चालत नाही त्यांचही आणि स्वारस्य मोडलं जातं स्वारस्य तिथे कायमच नष्ट होत बोलण्यात जे स्वारस्य ते स्वारस्य त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सदाच मोडलं जातं नाहीचं होतं कायमच नष्ट होतं असं या म्हणण्यात तात्पर्य म्हणजे कोणत्या बोलण्यात बोलण्यात महत्व नाहीच होत स्वारस्य तर ब्रह्मा आत्मा ईशू ज्याला ब्रह्म आत्मा ईश असे बडे बडे शब्द ज्याला अगड़ येईल अगदी अगडबंबाहेद्धी वर्णनच करायचं ठरलं तर असे जे शब्द पण अशाही शब्दांचा तिथे लाग लागत नाही तर सामान्यांच्या शब्दांचा वा सामान्य शब्दांचा तिथे लाग लागत नाही हे निराळ्या सांगण्याचं कारण आहे उलट न बोलणे याही पैसो नाही म्हणाल बाबा न बोलण्याचा तरी तिथे पैस म्हणजे त्याचा तरी आवा का तिथपर्यंत जाऊन पोहोचतो की न बोलणं तरी तिथे जातं कनी न बोलण्याला तरी वाव आहे का नाही ज्ञानेश्वर सांगते न बोलण्यालाही तिथे अवकाश राहत नाही बोलण्यापैकी बोलणं शास्त्राचं बोलणं वेदोपनिषदाचं बोलणं त्या वेदोपनिषदाने अतिशय समर्पक यथार्थ अर्थवाह कशा पद पदांची योजना करून केलेलं बोलणं त्या बोलण्याचा तिथे लाग लागत नाही हे तर खरच त्यांचं स्वारस पण न बोलण्याचाही तिथे लाग लागत नाही असं इथे म्हटलेलं आहे त्याच कारण आहे कि विश्वामध्ये असलेले जेवढे म्हणून पदार्थ आहे सतत पदार्थ विशिष्ट जे ब्रम्ह चैतन्य आहे पदार्थ विशिष्ट ब्रह्म चैतन्य हे कोणत्याही पदाच्या म्हणजे बोलण्याच्या वाच्यवृत्तीचा नाम शक्तीवृत्तीचा विषय होत असत आणि असं आपण व्यवहारामध्ये पाहतो पदाच्या ठिकाणी तशा अनंत वृत्ती आहेत पैकी प्रथम शक्तीवृत्तीचं महत्व विशेष गायीलाय शक्तीवृत्तीचा अर्थ असा आहे की आपण पदांचं उच्चारण केल्याबरोबर आपल्या बुद्धीमध्ये प्रथम उपस्थित होणारा जो अर्थ तो अर्थ त्या शब्दाच्या ज्या संबंधाने आपल्या लक्षात येतो त्या संबंधाला शक्तीवृत्ती अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिलेली आहे तेव्हा हर एक पदार्थ कुठलाही त्या पदार्था पदार्थाने विशिष्ट असलेलं जे ब्रह्म सतत पदार्थ विशिष्ट ब्रह्म हे पदाच्या शक्तीवृत्तीने अर्थात बोलण्याचा ते विषय होत असं आपल्याला दिसून येत उलट त्या पदांचा तत्त पदार्थ विशिष्ट जर आपण वापर केला नाही तर ब्रह्माचा आपण ज्ञाने संपादन करू शकणार नाही तत्वत प्रत्येक पदार्थाचा आणि जो आपण उल्लेख करतो तो उल्लेख म्हणजे तत्त पदार्थ विशिष्ट ब्रह्म चैतन्याचा तो उल्लेख आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या त्या पदार्थाने विशिष्ट असलेल्या ब्रह्माचा बोलण्याने अर्थात बोलण्याच्या शब्दाच्या शक्तिवृत्तीने आपण विषय करून घेतो तेव्हा त्याला जाणतो म्हणून जीव, जीव विस्मरणामुळे अर्थात ब्रह्म चैतन्य विस्मरणाने या जीवदशेला पावलेला आहे किंवा ब्रह्माला विस्मरण झालं स्वस्वरूपाचं तेव्हा तेच जीवकोटीमध्ये अंतर्भूत झालं त्या जीवाला त्या जीवाच्या दृष्टीने जर आपण पाहू लागलो तर जीवाच्या दृष्टीने अज्ञानाने आवृत असलेलं असं आस जे ब्रह्म चैतन्य ते आवृत असलेलं ब्रह्म चैतन्य वेदोपदिष्ट गुरुपदिष्ट असलेले आसले असं जे तत्वमती महावाक्य त्या तत्वमती महावाक्यात असलेल्या पदांच्या लक्षणावृत्तीला म्हणजे लक्षणावृत्तीने बोलण्याचा विषय होतो म्हणजे सत्त पदार्थ विशिष्ट ब्रह्म हे त्या त्या पदाच्या शक्तीवृत्तीला विषय होतो तर गुरुपदिष्ट असलेल्या महावाक्यातील पदांच्या लक्षणावृत्तीला अज्ञानाने आवृत्त असलेलं जे ब्रह्म ते जीवदृष्टीने त्या बोलण्याला विषय होतो लक्षणावृत्तीने विषय पण ही गोष्ट जरी खरी असली तरी अत्यंत विशुद्ध ज्या स्वरूपाचं वर्णन आपण आत्ता करीत आहोत स्वरूपाविषयी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला याहून विवर्जित ते ब्रहून सांगतात त्या ब्रह्म चैतन्याचा विशुद्ध स्वरूपाचा गृहमात्र स्थितीचा जर आपण विचार करू लागलो तर ज्ञानेश्वर मौली सांगते शुद्ध ब्रह्म हे कोणासही कोणत्याही वृत्तीला कोणत्याही तऱ्हेने बोलण्याचा विषय होत नाही बोलन तिथे आता संभवत नाही त्याचं कारण हे एवढ्या रूपाने सांगितलं शब्दाच्या ठिकाणी व्यंजना वृत्ती आहे शब्दाच्या ठिकाणी शब्दा आणखीन गवणी वृत्ती आहे इतर वृत्तींचा फारसा विचार कर विचार करायचा सगळ्यात प्रधान असलेल्या दोन वृत्तींचा आपण विचार केला म्हणजे बाकीच्या वृत्तींचा विचार केला नाही तरी चालेल पैकी या दोन वृत्तींचा विचार केल्यामध्ये आपल्याला दिसून येते की एवढा मोठा वेद त्या वेदाने जीवाला कृतार्थ होण्यासाठी म्हणून महावाक्याचा जो उपदेश केला त्या महावाक्याच्या उपदेशाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की त्यातलं जी महावाक्य आहे त्या तत्वमती महावाक्यातील महा पदाच्या लक्षणावृत्तीला ब्रह्म पण अज्ञानाने आवृत असलेला ब्रह्म विषय होत विशुद्ध जे ब्रह्म आहे विशुद्ध ब्रह्म कोणत्याही पदाच्या आणि कोणत्याही वृत्तीला विषय होत नाही ना वाच्यवृत्तीला विषय होत ना लक्षणा वृत्तीला विषय होत असा असल्या कारणाने त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बोलणं हे संभवत नाही आणि न बोलणं हेही हे संभवत नाही कारण परमार्थत ज्ञानेश्वर मौली म्हणते न बोलूनच ते ब्रह्म आपण आपल्याशी आणि तोंड भरून बोलत असत ज्ञान आणि विवर्जित असल्या कारणाने दोन्ही आपल्या स्वानुभवानं राहत असत किंमना स्वानुभवाने त्याला जाणावं लागतं असं ते ब्रह्म असल्या कारणाने तेच अनुभव वेडावला अनुभवतीपणे ज्ञानेश्वर माऊली म्हणते हा अनुभव अनुभव म्हणतात तो तिथे वेडा झालेला आहे त्याच कारण आपल्याला सांगितल्याप्रमाणे बोलणं तिथे संभवत नाही जाणीव जीत न रिघे जाणीव तर तिथे पाऊलही टाकायला तयार होत म्हणजे वेदाच्या व अन्नाच्या कोणाच्याही बोलण्याला तो विषय होत नाही तिथे जाणीव हे जाऊ शकत नाही कारण जाणीव हीचा स्वभाव असा आहे की जाणीव ज्या ज्या पदार्थाला जाऊन ओळखते जाणते तो तो पदार्थ देशकाल वस्तूंनी मर्यादित असतो ब्रह्म हे परिपूर्ण असल्या कारणाने अनंत असल्या कारणाने देशकाल वस्तू परिच्छेदरहित असल्या कारणाने जाणीवीचा तिथे संबंध लागत नाही शब्दाचा संबंध चालत नाही म्हणाले आता अनुभवाचा अनुभवाची अनुभवा प्रतिष्ठा त्याच्यापेक्षा जास्त आहे ज्ञानेश्वर मौली सांगते तो अनुभव वेडा अनुभवती पण आत्मा अनुभवती स्वरूप असल्यामुळे तो अनुभव सुद्धा तिथे वेडावला, वेडावला म्हणजे पूर्व पश्चिम आधी दिशा कळेनाश्या झाल्या अनुभवाला अगदी मराठीत बोलायचं लोक म्हणतात काय खालत वरचं कळत नाही म्हणजे पूर्व पश्चिम त्याला अजून कळत नाही तर तो, तो का आपल्याला सांगतो त्याप्रमाणे या अनुभवाची स्थिती अशी झाली की अनुभव ही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वेडावून गेला अनुभवातही तिथे काही चालेनाच झालं कारण अनुभवाला अशी सवय आहे नेहमी मनुष्य कधी भांबावून जातो माणूस कधी बोलतो त्याच्या नेहमीच्या सवयीच्या जिथे आहेत गोष्टी आहेत तिथे मनुष्य भांबावून जात पण नेहमीची जी सवय त्या सवयीपेक्षा जर वेगळी काही स्थिती असेल आपल्या परिचयाला सोडून अपरिचित मंडळी जर एकत्र जमलेली असतील तर तिथे एखादा माणूस याला म्हणजे लगेच बुलतो जरा भांबावून जातो त्यालाही असं वाटतं कि काय करावं आपण आता इथे का आता आपण नेहमी जी स्थिती पाहतो त्यापेक्षा ही विलक्षण स्थिती आहे म्हणून त्या विलक्षण स्थितीला पाहून मनुष्य भांबवून जातो अनुभवाला की अनुभव म्हटला की त्याला काहीतरी अनुभव्यता असते अनुभव म्हटला की त्याच्या मागे कुणीतरी अनुभवीत असतो आणि या दोन गोष्टी असल्यामुळे तो अनुभव नांदत त्या अनुभवाला असं दिसून आलं की अनुभव हा स्वतःला स्वत आश्रयाने विषयाने नांद असल्यामुळे अनुभव्यता म्हणजे अनुभवाची विषयता अनुभवाची विषयता म्हणजे मागे द्रष्टा असतो त्यावेळी हा अनुभव चालत असतो परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर हा अनुभवती स्वरूप आहे हा अनुभवाचा विषय नाही त्या परमेश्वराच्या ठिकाणी अनुभवाची विषयता मुळीच संभवत नाही ज्ञातृज्ञे या भावात ज्ञाताही नाही तिथे ज्ञेयही नाही तिथे अनुभवाची विषयता नाही असं ज्यावेळी दिसून आलं त्यावेळी आश्रय विषयाच्या अभावामुळे हा अनुभव जो तिथे गेला अजिबात तिथे संभवत नाही असं त्याला दिसून आलं आश्रय संभवत नाही विषय पण तिथे संभवत नाही या दोन्ही गोष्टी त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी परिचयाची स्थिती इथे दिसत नाही इथे मी जाणू शकत नाही मी मी अनुभव घेणारा समर्थ करा माझी प्रतिष्ठा करी पण अन्यत्र माझी प्रतिष्ठा आहे कारण तिथे अनुभवाची विषयता राहत असते या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अनुभवतीची विषयता राहत नसल्या कारणाने का राहत नाही अनुभवाची विषयता राहण्यासाठी अनुभवती स्वरूप आहे अनुभवती स्वरूपाच्या ठिकाणी अनुभवतीची विषयता राहत नाही असा नियम असल्यामुळे त्या नियमाला धरून अनुभव थांबवून गेला तो म्हणतो आता आपला इथे नाही रे लाग लागायचा अन्यत्र ठीक आहे पण इथे ही स्थिती अशी दिसून येते की इथे आश्रय ना विषय म्हणजे आपल्या परिचयाची स्थिती इथे नाही आणि आपल्या परिचयाची स्थिती इथे नाही असं दिसून आल्या कारणाने त्याचं करणं काय आश्रय नसण्याचं मुख्य कारण आत्मा अनुभूती स्वरूप आहे केवळमात्र आहे म्हणून अनुभवती रूपाने आत्मा आपल्या स्वरूपात सदा राहत असल्यामुळे अनुभव भांबवून गेला तो मोठ्या आश्चर्यात पडला त्याला सूचन असं झाला अगदी मराठी सांगायचं म्हणून अनुभवाची विषयता म्हणजे अनुभव्यता नाही अनुभवीता नाही म्हणूनच तो अनुभव आणि भांबवून गेला <coughs> तो म्हणू लागला मी अनुभव आहे आणि हा अनुभव ती स्वरूप खास आत्मा चैतन्य स्वरूप आहे स्वरूपभूत चैतन्य असल्यामुळे हा भांबवून गेला आणि तोही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाचा विलीन झाला त्याला असं दिसून आलं की आपली प्रतिष्ठा आपण इथे सदाची विलीन करणं यामध्ये जे आपलं शहाणपण आहे ते आपण आपली प्रतिष्ठा इथे मिळवण्याचा प्रयत्न करणं यात शहाणपण नाही असं अनुभवाला समजलं की मोहना असं समजल्यामुळे अनुभव खरा शहाणा ठरला अनुभव खरा शहाणा का अपनी प्रतिष्ठा अन्नत्र मिले अपनी प्रतिष्ठा न मिलने ये भूषण है अनुभव ही वेडावून जाऊन जाऊन किंवा आणखीन कोणत्या कारणाने अनुभवाची विषयता नाही आश्रय तिथे नाही या दोन गोष्टीमुळे तो अनुभव ही त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सदाचा विलीन झाला म्हणून ज्ञानेश्वर माउली म्हणते इथे बोलण्याचा लाभ चालत नाही जाणीव इथे प्रवेश करीत नाही आणि अनुभव तर आपली प्रतिष्ठा अजिबात मिरवित नाही असं हे अनुभवतेच स्वरूप असलेलं चैतन्य दृंगात्र असलेले चैतन्य ते सरते शेवटी निषेधावधी भूत म्हणून परिपूर्ण रूपाने आपल्या मोहिमेमध्ये राहतं असा या बोलण्यातला तात्पर्य अर्थ आहे अजिबात चालत नाही त्याने आपली प्रतिष्ठा मिरवावी जिथे चालत असेल मिरवली जात असेल तिथे त्याने मिरवावी पण अनुभवती स्वरूप असलेल्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आपली त्याने ही महती प्रतिष्ठा मिरवू नये यात त्याची खरी प्रतिष्ठा आहे म्हणून तुम्हाला याच स्वतःच स्वतःला पाहणं हे ह्या परीत आहे या प्रकार का या पद्धतीत आहे याची पद्धतीही आहे वास्तविक विचार केला असता आपल्याला असं दिसून येईल कि कोणी आणि काहीही पाहिलं नाही असं दिसून मागे तुम्हाला सांगितलं कोण पाहिलं याचा प्रश्न आहे द्रष्ट्यानं पाहिलं नाही आत्म्यानं पाहिलं नाही काय पाहिलं काही पाहिलं नाही हे ही जशी दोन मागे तुम्हाला उत्तरं दिली तीच उत्तर मला देतात विचार करून पाहिला असताना आपल्याला असं दिसून येईल कि कोणी आणि काहीही पाहिलं नाही असं दिसून येईल तुम्ही म्हणाला येऊ द्यायचा नाही ती कायम जाणीव ठेवायची चौथ्या प्रकरणापासून तिकडे अजिबात शिरायचं नाही तिथे असली ते आपण सावध असायचं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला असं सांगते की जिथे शब्दाचा स्पर्श होत नाही जाणीवचा स्पर्श होत नाही म्हणजे ज्ञानाचा स्पर्श होत नाही अनुभवही तिथे असमर्थ ठरतो हे सगळे जर आपलं गाशा गुंडाळून स्वरूप घेऊन बाहेर निघून जातात होता, मात्र मात्र कारण ही तो जाणीवेला ज्ञानाला विषय होत नाही आणि अनुभवाला विषय होत नाही आणि ही सगळीच्या सगळी असमर्थ ठरतात ही सगळी ज्ञानसाधनच आहेत ही सगळीच्या सगळी ज्ञानसाधनं असमर्थ ठरतात त्याचं कारण तो ज्ञानरूप आहे ज्ञानरूप आत्म्याचं ज्ञान हे शब्दाधिक जी साधन आहे ती करून देऊ शकत नाहीत म्हणूनच तो स्फूर्ती मात्र आहे आणि स्फूर्ती मात्र आहे ह्या शब्दाचा अर्थ कुणी विचारील का हो आत्मा शब्दाला विषय होतो का म्हणले नाही हो जाणीवीचा शिरकाव मुळीच होत नाही अनुभव तो म्हणले भांबवून गेलाय काय अनुभव तो भांबवून गेलाय मग आत्म्याचं स्वरूप आत्मा स्फूर्ती मात्र आत्मा आहे का नाही हा च आमचं त्याला उत्तर एवढंच आहे तुमच्या शब्दाला विषय हो हा चे न भा हाच येया बोलण्याला विषय होत नाही तरी हाच येया न बोलण्याला विषय होत नाही हाच येया जाणीव तिथे प्रवेश करीत नाही तरी हाच येया आणि अनुभव तिथे भांबवून गेला तो अनुभव ती स्वरूप आहे तरी हाच येया यात काही बदल नाही म्हणाले तिथे कायम आमचं म्हणणं कारण त्याच्याशिवाय जर दुसरा पदार्थ तिथे सिद्ध होत नाही तर हाच येया म्हणू नये तर काय म्हणावं ज्ञानेश्वर माउलीने या शब्दाने आपल्याला आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्व प्रतिपादन करून तिथे कोणीही पाहिलं नाही काही पाहिलं नाही किंवा कोणी काही पाहिलं असं कधीही आजवर घडलं नाही आत्ता घडत नाही या पुढे असं घडणं कधी शक्य नाही त्याचं एकच कारण तो पाहणेपणाने आपल्या स्वरूपाने आपल्या मेहमेत सदा राहतो हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे म्हणून याचे स्वतः पाहणे या प्रकारचे या प्रकारचं त्याचं पाहण्या पाहण्या म्हणजे पाहणे रूप आहे वास्तविक पाहिले असता कोणी काही पाहिले नाही कोणीही पाहिलं नाही काहीही पाहिलं नाही त्याचं कारण ज्ञातही नाही कोणी ज्ञे नाही अनुभव अनुभवीता नाही म्हणून अनुभव संभवत नाही ऐसे आत्मेने आत्मा प्रकाशे न चितूची जया चितू आणखीन एक महाराज विशेष सांगतात कि या आत्म्याचा नवलाव आहे फार काय सांगावं हो की अशा प्रकारचे आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याने आत्म्याला प्रकाशन आहे इथलं जे प्रकाशन आहे हे प्रकाशन अशा प्रकारचं आहे आत्म्याने आत्म्याला प्रकाशित करायचं हा त्याचा ऐश्वर आहे विलास आहे ऐश्वरी विलास त्याचा जर काही असेल तर हा किंवा आत्माच आत्म्याने प्रकाशित आहे या शब्दाचा अर्थ आत्म्याच्या ठिकाणी विषय विषयी भाव आहे असा आपण समजू नका बोलणं मात्र तसं दिसून येतं पण या बोलण्याचा अर्थ असा आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे की ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द नाही ज्ञान नाही अनुभव नाही पण मात्र स्थिती आहे ती अनुभवती स्वरूपता आहे ती अनुभवती स्वरूपता म्हणजेच हे आत्म्याचं प्रकाशन आहे त्याचं प्रकाशन असल्या प्रकारचं म्हणजे तरी काय म्हणजे तो जागा न होता मूळचाच जागा तुमच्या आमच्या सारख्याला झोपलेल्या माणसाला जाग करायला लागतं अज्ञानाला ज्ञान द्यावं लागतं हा मूळचाच ज्ञानरूप असल्या कारणाने इथे ज्ञानाचा अजिबात संबंध नाही हा या म्हणण्याचा अर्थ आहे म्हणजे आत्मस्वरूपाच प्रकाशने आत्म्याचे प्रकाशने कसे कसे आहे ते प्रकाशने हे असा तो प्रकाशित आहे त्याच प्रकाश न आहे पण ते प्रकाशन अशा प्रकारचं आहे अशा प्रकारचं म्हणजे कसं तुम्हा आम्हाला हे प्रकाशन म्हणजे वृत्तीद्वारा घटाचं प्रकाशन होतो। दिव्याकडून घटाचं प्रकाशन होतो। हे भौतिक प्रकाशन किंवा विकारी प्रकाशन हेच आपल्याला ज्ञात आहे हे जे प्रकाशन सांगायचं आम्हाला हे निर्विकार आहे पहिल्यांदा देण्यासाठी चेता न होता चेता होणं हा विकार आहे चेता न होता म्हणजे स्वतःची स्वतला जाणीव न घेता चेता न होणे म्हणजे जागा न होणे म्हणजे दुसऱ्याने कुणीतरी येऊन आपल्याला जाग करणं आणि मग जागा होणं किंवा स्वतःचा स्वतला आणि स्फूर्ती निर्माण होऊन जाणणं महाराजांनी तिथे निषेध केलाय अर्थ तो स्वतःचा स्वतःला विषय होतो असाही नाही किंवा दुसरा त्याला जाणून कोणीतरी विषय करतो असा पण अर्थ होत नाही म्हणून चेता न घेता जाणणे जे ते जाणण्याचा विषय नाही हे एवढं दृंग मात्र स्थिती असल्या कारणाने चे न होता चेता न होता म्हणजे स्वतःच स्वतः चेता न होता अन्नांच्याकडून चेता न होता म्हणजे जाणीवीचा स्पर्श न होता स्वतः ज्ञान मात्र आहे हा चेता न होता ही गोष्ट याच्यात मुख्य ज्ञानात ठेवायची चेता न होता म्हणजे अन्याकडून चेता न होता व स्वतःचा स्वतः चेतान न होता म्हणजे अन्याच्या जाणीवेला विषय न होता व स्वतःचा स्वतः जाणीवेला विषय न होता हा आत्मा राहत असल्या स्वतः ज्ञान मात्र आहे म्हणायचं स्फूर्ती मात्र स्फूर्ती मात्र या शब्दाचा अर्थ हा आहे स्फूर्ती ह्या शब्दाचा अर्थ तुम्हा मला स्फरण झालं मला एकदम आदेश आला मला असं प्रस्फुरण घडलं हे हे आर्ष स्फुरण आर्षस्फरण रूपता आहे त्याच्या पुढचं सांगायचं आर्ष स्फुरण ज्ञानीपुरुषाला काही बोलताना होत ते सुद्धा इथे घ्यायचं नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या थोर पुरुषाला ज्या ज्यावेळी ही वाङ्मय निर्मिती झाली म्हणजे काय झालं ज्ञानेश्वर महाराजांना एक आर्ष प्रस्फुरण घडलं व त्या आर्ष प्रस्फुरणाला अक्षरस्वरूप दिलं ते हे वाङ्मय निर्माण ते सुद्धा इथे घ्यायचं नाही ते सुद्धा इथे घ्यायचं नाही आर्षस्फुर द्रुपता काय आर्षस्फुर ध्रुपता म्हणजे स्फूर्ती मात्र हे इथलं प्रकाशन आहे प्रकाशने हे, प्रकाशने हे प्रकाशने। प्रकाशन आहे आत्म्याचे प्रकाशन ह्या स्वरूपाचं निर्विकार स्वरूपाचं आहे अर्थात अन्य निरपेक्ष केवळ दृंग मात्र असणं हे इथलं प्रकाशन आहे अन्या कुठल्याही प्रकाशनात सापेक्षता प्रकाश्य प्रकाशक आणि मग प्रकाशक प्रकाश्य प्रकाशक भावाहून विवर्जित असं निरपेक्ष असलेलं निर्विकार स्वरूपाच हे प्रकाशन असल्यामुळे ह्या प्रकाशनाला निर्विकार प्रकाश दृंग मात्र किंवा का सांगितल्याप्रमाणे स्वरूप चैतन्य एवढं त्याला नाव देता येतं यापेक्षा दुसरं नाव देता येत नाही किंवा माउलीचं नाव देत तर स्फूर्ती मात्र किंवा स्फूर्ती वाचून अन्य नाही स्फूर्तीशिवाय दुसरं तिथे दुसरं काही स्फूर्ती म्हणजे स्फूर्ती स्फूर्ती म्हणजे स्फूर्ती स्फूर्ती एके स्फूर्ती स्फूर्तीला कारणानेश्वर या स्वरूपाच्या ठिकाणी अन्य निरपेक्ष असं अंगभूत प्रकाशन आहे निर्विकार हा प्रकाश आहे हा निर्विकार प्रकाश म्हणजेच स्फूर्ती मात्र होय असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या विषयाबाबत सांगतात तो जागा न होता जागा त्याला ज्ञान द्यायचं कारणे तो अंगाने ज्ञान रूप आहे त्याला कोण काय उचलण देणार होत भावाही स्वभावा न मोडीत आहे आता इथून एक गोष्ट ध्यानात ठेवायची अर्थात आरंभापासून ही सूत्र। गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांचं आणि हा धागा कायम आहे तो तुटला नाही तरी पण पुन्हा त्याची तुम्हाला निर्विकारता कायम ठेवून आता पुढे ज्ञानेश्वर महाराज बोलत आहे किंवा ती निर्विकारता कायम आहे याची आपल्याला जाणीव देत आहे येते दे आरंभापासून आपल्याला ही जाणीव महाराजांनी दिलेली आहे या ना रूपाने पण आता विशेष रूपाने पुन्हा आणि नाही दादानी असा एक फरक दिला एका ठिकाणी कि इतर शास्त्रकार किंवा इतर कोणी तत्व व्यक्ती थोर पुरुष वा त्यांचे अनुयायी हे जगताला सत्य मानून विचार करायला बसलेले आणि वेदांत शास्त्र करते देवाला सत्य म्हणून विचार करायला बसतंय तेवढाच दोघांमुळे मूळ फरक आहे त्यामुळे पुढे जो भयंकर फरक आपल्याला वाटतो किंवा कित्येकाना तो थोडा फरक वाटतो मग ते थोडा वारक दिसून येतो त्या फरकाचं कारण हा मूळ आरंभाचा हा फरक त्याला कारण आहे तपशिलामध्ये अंतर आहे तर खरच पण मूळ त्यांच्या रहित कृत्यात फरक आहे आणि ते गृहिणी कृत्य आहे आमचं मत असं आहे की देव सत्य आहे बाकी त्याची जशी संगती लागेल तशी लावू त्यांचं म्हणणं आहे जगत सत्य आहे बाकी सगळ्यांची संगती जशी लागेल तशीच लावायची म्हणजे देवाची जशी लागेल त्याच काय म्हणतात आपल्याला विचारलं पाहू देवाची सत्ता आहे मग बाकी जगताची काय म्हणजे जशी लागेल तशी लावू त्याच काय म्हणा गुरुजींच्या परिभाषेत जर थोडस बोलायचं ठरलं तर गुरुजी असं म्हणत असं खरं खोट मला माहित नाही तुम्ही त्यांना अजून विचार कि आता तर कोणाच्याही घरात देव नाही देवघर नाही नुसतीच घर आहेत आणि मना घरात असल्या माणसांच्या मागे नुसती घर घर लागले ती कुणाला आरंभाची लागले कुणाला शेवटची लागले असं त्याच्या दोन्ही मध्ये फरक आहे हो मग काय <coughs> अगदी सरते शेवटी घर घर लागते आणि जन्मभर एक घर घर असते म्हणजे जन्मभरातली जिवंतपणाची म्हणा का मृत्यू सूचक म्हणा आसन्न मरण दशेत असलेल्या घरघर म्हणा कुठलीही समजत पण ज्यांच्याकडे आहे त्यांची गोष्ट आपल्याला सांगायची कारण हा दृष्टांत त्या जुन्या काळातला असल्या त्यावेळी देवघर होती बांच्याकडे तिथलीही गोष्ट आहे गुरुजी <coughs> म्हणत असत एखाद्या घरात असा स्वभाव नियम असतो कि देवाचे उपचार व्यवस्थित देवाला वस्त्र पहिल्यांदा देवाला वस्त्र चांगलं देवा। जे चांगलं असेल ते देवा आपल्याला घरात मला बळाचा प्रसाद म्हणून तो सेवन करायचा मनोगत असे देवाला सोडून केवळ आपल्या स्वतःसाठी अन्न पचवून शिजवून खातात ते अन्न सेवन करीत नाही ते पाप खात असं देव म्हणतो भंज ते स्वगमपा पाचं आत्मकारणात असं देवाने घेऊन ठेवलेलं आहे तेव्हा एखाद्याच्या घरामध्ये देवाला अगोदर बसत बाकी तुम्हाला आम्हाला मिळालं नंतर मिळालं उत्तम झालं न मिळालं जसं मिळेल तसं त्याची संगती लावायची कसा बसा आणि देहनिर्वाह होईल असा प्रपंच करायचा देवाला पाहिलं एखाद्याच्या प्रपंचामध्ये अशी परिस्थिती असते की बायकोला अगोदर म्हणाले ते काय ठेवणीच जे साडी स्वरूप असेल ते आणाय मग देवाला वस्त्र जमेल तसं म्हणले मग बघून हा जर प्रपंचातला फरक आपल्या ध्यानात येत असेल अगदी त्याच पद्धतीने अगोदर जगताला सत्ता द्यायची का देवाला सत्ता द्यायची हा मूळ विषय आहे देवाला सत्ता देऊन बाकीच्या लोकांना सत्ता मिळेल तशी द्यायची हा वेदांत शास्त्राचा स्वभाव आणि इतरांचा स्वभाव असा की अगोदर जगताला सत्य समजून मग विचार करायला बसलेला आहे असा फरक मूळ आरंभाचा तो दादाने तिथे दिलेला आहे हा जर आपल्या लक्षात आला असेल तर इथून पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रतितीची संगती कशी लावायची ते आपण बघ जशी लागेल तशी लावायची लागे। पण अधवय स्वरूपामध्ये बिघाड झाला नाही ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाने ध्यानात ठेवायची ती जर आपण ठेवली तर आपल्याला येईल आता या उर्वेमध्ये ज्ञानेश्वर महाराज ही गोष्ट प्राधान्याने सांगतात की अधिष्ठानाचं जे मूळ निर्विकार रूप आहे त्याच्यामध्ये अजिबात बदल झाला नाही प्रतितीची संगती जशी जुळेल तशी लाव महाराजांचा फार आग्रह नाही आत्म निर्विकार इथे तो दर्शना स्वभावी कर दर्शना की प्रवृत्ति दर्शना की इच्छा दर्शना विषयी बुद्धि ज्ञानेश्वर महाराजांनी मागे इथे दर्शनाची एकशे पंचवीसा ज्ञानेश्वरीची दर्शन वृद्धी दर्शनाचा ऐश्वर त्याचा जो बहुवसपणा हा जसा लक्षात यावा तसा दर्शनाची या स्वभाव इच्छेने दर्शनाच्या इच्छेने म्हणून स्वतः स्वतःच्या दर्शनाच्या करून सर्वांची म्हणजे आघवि यांची म्हणजेच द्रष्टा दृश्य आणि दर्शन यांची फावा म्हणजे प्राप्ती होते काय स्वय दर्शनाची असवा आघवियाची जात फावा आगव्याची फावा जात म्हणजे सर्वांची प्राप्ती होते सर्वांचा लाभ होतो म्हणजे त्रिकुटीचा लाभ होतो हम्म परंतु तरी निजात्म भावा न बोलता हा परंतु म्हणजे एवढं सगळं ठीक आहे तुमचं पण आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं असं आहे आपला जो निजात्म भाव आहे तो मोडला जात नाही हे उत्तरार्धावर रेग मारायचे फक्त काय उत्तरार्धावर रेघ मारायची ते अधोरेखित करून ठेवायचे तांबड्याशाही करून ठेवायचं का त्याच कारण ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट फक्त सांगायची एवढं आगव्या आगव्याची भाव जात याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना फार सांगायचं नाही हे तुमच्या प्रसिद्धीची संगती आहे पण आपला जो निजात्म भाव आहे तो मोडला जात नाही निर्विकार जो भाव आहे आपल्याचा स्वभाव आहे तो मोडला जात नाही हे गोष्ट याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे म्हणजे न मोडतात काय न मोडतात आपलं स्वतःच आपलं स्वतःच एकत्व आपल्या स्वतःच परिपूर्णत्व आपलं स्वतःच दृंग्रत्व न मोडता हे पहिलं न सगळं काय ओवीची सुरुवात आपण अशी करायची जरी मौलीनी आणि आपल्याला अर्थ सांगताना किंवा रचना करताना तशी केली असली तर आपण अशी रचना करेल काय आपलं स्वतःच म्हणजे आत्म्याचं जे अद्वयत्व आहे ते अद्वैव स्वयंप्रकाशत्व ध्रंगमातृत्व परिपूर्णत्व निरपेक्ष प्रकाशकत्व अंगच द्रष्टेपण न ही पहिली गोष्ट मग आता पुढे इथून बोलायला सुरुवात करायची मग काय बोलायचं पुढे दर्शनाची आत्वा हे उलट वाचायची होई वाचताना हे न मोडता मो दर्शनाचे असा दर्शनाचे आसभा दर्शन वृद्धीची या बहु असता त्या इच्छेने सर्वच्या सर्व त्रिपुटी भावाला तो आत्मा स्वतः प्राप्त होतो हे यामध्ये ज्ञानेश्वर मला सांगतात मग स्वतःचा स्वतः जरी द्रष्टा दृश्य दर्शन भावाला प्राप्त झाला आमची त्याच्याबद्दल काही तक्रार नाही देवाला वस्त्र देऊन जस्या घराबाळाला आणि वस्त्र मिळत असेल तर आमची त्याच्याबद्दल काही तक्रार पण अगोदर देवाला मिळाला पाहिजे ही आमची मुख्य गोष्ट सत्ता काय पाहिजे तो निर्विकार पाहिजे मग प्रतितीची संगती जशी लागेल तशी तात्याने इथे एक कंसाच वाक्य लिहून ठेवले पहा स्पष्ट विवर्ताचे लक्षण एवढं लिहिले बाकी काय लिहिले काय विवर्ताच स्पष्ट लक्षणे पहा म्हणून तात्याने लिहून ठेवले म्हणजे त्यांना असं सांगायचंय की विवर्ताचं आता स्वरूप लक्षात घ्या म्हणजे तात्याने जे लिहिले ते आपल्या लक्षात येईल पूर्व रूप अपरित्यज्य अवस्थांतर भान विवर्त हा विवर्ताची विवर्ता व्याख्या दिली आहे की पूर्व रूपाचा परित्याग न होता अवस्थांतराच नुसतं भान होणं याला विवर्त असं म्हणतात तिथे ज्ञानेश्वर काय लिहिते की आपलं स्वतःच अध्वयत्व न मोडता निजात्म भाव न मोडता त्यात बिघाड न होऊ देता मग मात्र दर्शनाची आता दर्शनाच्या इच्छेने सर्व त्या सर्व त्रिपुटींची प्राप्ती होते पण मूळ स्वरूप बिघडत नाही मूळ स्वरूप न बिघडता दर्शनाच्या ऐश्वर्याची त्रिपुटीची प्राप्ती होणं या तंतो तंत विवर्ताचं लक्षण आहे पण ओवि लिहिताना न मोडत निजात्म भावा न मोडता दर्शनाची असिघडता दर्शनाच्या इच्छेने आगव्याची शब्दाचा अर्थ आघवा म्हणजे सर्व सर्व शब्दाच्या मध्ये तीन गोष्टी आहेत द्रष्टा दृश्य आणि दर्शन या तिन्हीची प्राप्ती झाली असता म्हणजे काय झालं अन्यथा भा तिने प्राप्ती जरी फावा शब्द वापरला असला इथे महाराजांनी तरी प्राप्ती या शब्दाचा अर्थ असा करा प्राप्ती म्हणजे नुसती प्रतिती त्या प्राप्तीचा अर्थ वस्तुस्थितीचा कारण अद्वैत ठेवल्या अद्वैत ठेवून या सर्वच्या सर्व त्रिपुटीची प्राप्ती होणार ते कशासाठी प्राप्ती झाली दर्शनाची असं दर्शनाच्या इच्छेने दर्शनाची इच्छा दर्शनाच्या इच्छेने झालेली त्रिपुटीची प्राप्ती ही प्राप्ती नसून ही प्रतिती आहे अवस्थांतराची प्रतिती आहे आणि न मोडता पहिला आहे पूर्व रूप अपरित्यज न मोडता शब्दाचा अर्थ असा होतो निजात्म भाव न मोडता म्हणजे पूर्व रूप अपरित्यज अवस्थांतर म्हणजे आघव्याची दर्शनाची सगळ्यांची प्राप्ती म्हणजे त्रिपुटीची जर प्राप्ती झाली दर्शनाच्या इच्छेने तर त्याला म्हणायचं अवस्थांतर भानम असं जर चिंतन आपण केलं तर पूर्ण विवर्ताच लक्षण या ओबीमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी एक वाक्य लिहून ठेवले पहा हे स्पष्ट विवर्ताचे लक्षण हे असं विवरताचं लक्षण अगदी उघडं उघडं स्वच्छ निर्मळ अगदी उलट माझं असं म्हणणं की त्या लक्षणात तरी थोडं होणार आहे अवस्थांतर भान एवढंच लिहिलंय अवस्थांतराचं भान म्हणजे कशाचं भान झालं कस झालं याचा काही खुलासा नाही तो खुलासा याच्यामध्ये उलट अवस्थांत म्हणजे आग्रष्ट आणि ती दर्शनाच्या इच्छेने झालेली प्राप्ती असा त्या अवस्थांतर भानाचा खुलासा आहे म्हणजे निवर्ताचं पूर्ण लक्षण या ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आज्ञाचं जे स्वरूप आहे ते एक आहे आणि आरंभापासून आपल्याला मी दोन दिवस सांगतोय त्या दृष्टीने आपण चिंतन करा आत्मा एकमेव असून तो परिपूर्ण आहे परिपूर्ण जे स्वरूप असत त्या परिपूर्ण स्वरूपामध्ये साध्य साधन भाव संभवत नाही परिपूर्ण स्वरूपामध्ये क्रिया काल सांगितल्याप्रमाणे व्यवहार संभवत नाही परिपूर्णाची लक्षणं काय परिपूर्ण पुला म्हणायचं परिपूर्ण ते की ज्याच्यामध्ये साध्य साधन भाव संभवत नाही साध्य साधन भाव संभवत म्हणजे साधकांचा तिथे लाभ लागत नाही साधकांना आपण समजलं पाहिजे आम्ही साधक त्यावेळी की ज्यावेळी साधन अनुष्ठान करू तर त्याचं काही साध्य ठरेल तर परिपूर्ण स्वरूपाच्या ठिकाणी साध्य नाही साधन नाही व साधना अनुष्ठान करणारा साधक नाही म्हणून त्याला परिपूर्ण म्हणायचं परिपूर्णाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे साध्य साधक भाव संभवत नाही त्याप्रमाणे तुम्ही जर असं डोकं चालवी की परिपूर्ण आत्म्याला परिपूर्ण आहे असं जर मी बोललो तर आपण म्हणले असं करू ज्ञानेश्वर माऊनी सांगते तू कसही बोल बोलण्याचा संबंध लागत एवढं त्यामुळे ठेवून बोल तुला <laughs> वाटेल त्याचा तू रे बोल पण त्याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संबंध लागत नाही चालत नाही असं समजून बोल म्हणजे काय बस न बोल म्हणण्यासारखं झालं त्यापेक्षा तू बोल पण मी ऐकत नाही परिपूर्ण काय हे बोलणं अपूर्ण आहे कोणतं बोलणं अपूर्ण आहे आत्मा परिपूर्ण आहे तिथे साध्य साधक भाव साध्य साधन भाव संभवत नाही असं बोलणं हे अपूर्ण आहे आत्म्याचं परिपूर्णत्व ज्याला समजलं तो बोलणार नाही कारण बोलण्याचा संबंध तिथे चालत नाही म्हणून ज्याला आत्म्याचं परिपूर्णत्व समजलं तो ज्ञानाचा तो विषय आहे असं त्याच्या डोक्यात सुद्धा येणार नाही ज्ञानेश्वर माऊरी सांगते जाणीव जीत न जाणीवेचा पौल सुद्धा तिथे जाऊ शकत नाही जाण्याचा शिरकावर तिथे होऊ शकत नाही म्हणजे आत्म्याचं परिपूर्ण रूप एवढ्यावरून लक्षात ठेवायचं आत्मा परिपूर्ण का साध्य साधन व्हावं संभवत किंवा परिपूर्ण आहे म्हणून साध्य साधन व्हावं संभवत परिपूर्ण आहे म्हणून त्याला परिपूर्ण आहे असं बोलणं संभवत नाही तो परिपूर्ण आहे म्हणूनच त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाच शब्द पणही संपून जात नवे नवे शब्दाचं शब्द त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा अभाव होऊन जातो म्हणून पूर्णत्वाचा हा महत्वाचा निश्चय आहे सिद्धांत आहे किंवा त्याच्याही पुढे सांगायचंय कि आत्मा परिपूर्ण आहे असा जर कोणी म्हणेन कि मी परिपूर्ण आत्म्याचा मी निश्चय करतो बोलता नाही ना जाणीव तिथे नाही ना मग ना मी निश्चय करून घेतो त्या निश्चय करणे अनुभव संपादन करणे ज्ञानेश्वर तू संपादन करतो त्याच्याबद्दल मी तुला सांगितले की अनुभवाची विषयता त्या आत्मस्वरूपात त्या ठिकाणी संभवत नसल्या कारणे ती विषयता अनुभवाची का संभवत नाही परिपूर्ण आहे म्हणूनच परिपूर्ण पदार्थ कधीही तिथे अनुभवाची विषयता संभवत नाही तो अनुभवाचा विषय होत नाही तिथे अनुभवाची विषयता संभवत नाही उलट कुणी जर म्हणेल की पूर्णत्वाचा निश्चय मी करतो तर महाराज म्हणतात पूर्णत्वाचा निश्चय ही पूर्णत्वाच्या बाहेर असू शकत नाही परिपूर्णत्वाचा मी निश्चय केला तरी सुद्धा तो त्याच्या बाहेर असू शकत नाही त्या परिपूर्णाच्या आतच आहे परिपूर्णाच्या ठिकाणी तुझा निश्चय चालत नाही तुझं बोलणं चालत नाही तुझं ज्ञान चालत नाही उलट वेद स्वत म्हणतो की आत्मा इतका परिपूर्ण आहे की तुझं बोलणं तुझं जाणणं तुझा अनुभव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तू कसाही निश्चय कर आत्मा परिपूर्ण हा सिद्धांत यात सांगून त्या परिपूर्णतेला येतकिंचित धक्का न लागता जर या त्रिपुटीच भान होत असेल तर खुशाल होऊ दे त्याच्यामध्ये का हे त्यांचं म्हणणं नाही या सांगण्याने ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याचं परिपूर्णत्व आत्म्याचं अतवयत्व दृंगमात्रत्व न बिघडता न मोडता त्याचा निजात्म भाव म्हणजे हा परिपूर्ण भाव निजात्म भाव म्हणजे त्याचा दृंगमात्र स्वभाव हा न बदलता जर दर्शनाच्या सवा भावादात जर सगळ्यांची प्राप्ति होत असेल तर खुशाल होऊ देत या म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्रतिपादन केल्याचं स्वतःचे स्वरूपस्थितीवर दृश्य द्रष्टा व दर्शन यांची भ्रमानी प्रतिती होते खरी हा भ्रमानी प्रतिती होते म्हणजे ती मिळत परंतु आत्म्याचा निजात स्वभाव मोडला जात नाही हे ह्या ही गोष्ट त्यात महत्वाचे ध्यानात ठेवायची न पाहत श्रीमंतांना सांगितलं की आम्ही श्रीमंत आपल्या बरोबर यात्रेला इच्छा करतोय या ताट बसू देऊ नका म्हणजे झालं बाकी काही त्यांचं म्हणणं खिशाला महाराज फक्त निजात्मा सांभाळतात बाकीच कसं होऊ दे म्हणतात हा न पाहता आणता मुख असो पाहि तरी तेच पाहणी होईल आणि पाहणी न तरी जाई न पाहणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आरसा न पाहता आपल्या समोर आरसा आणला नाही तर मुख आपल्या ठिकाणी मुखपणानेच असत त्याच्यामध्ये बदल होत नाही समजा विशेष भावाने पाहणं असं ठरलं तर विशेष भावानं पाहणं तरी काय मुखच पाहणं ना विशेष भावाने पाहिलं तरी मुखत आहे मुख आरशात पाहिलं नाही तरी मुखत आहे मूळच्या पाहण्याकडून जर आपण पाहू लागलो मूळ महाराज म्हणतात पाहणे न पाहणे म्हणजे मूळचं जे त्याचं त्या मूळच्या पाहण्याच्या रूपाने जर आपण पाहू लागलो तिथून जर आपण तशी दृष्टी ठेवली तर पाहिले तरी पाहणे आणि न पाहणे हे दोन्ही गोष्टी निघून जात त्याच्या ठिकाणी पाहणं नाही न पाहणं नाही कारण हे दोन्ही भाव एकमेकांच्या सापेक्षा आहेत म्हणून न पाहता एखादा माणूस निवांत बसलाय ना आरसा पुढे आहे ना मागे आहे ना आजूला ना बाजूला अवती भवती काही नाही उदास माणूस एखादा उदास म्हणजे निष्क्रिय नव्हे उदात अंगीकार न्याचा अभिमान धारण न करता असा एखादा माणूस निवांत बसलेला आहे ज्ञानेश्वर माउली म्हणते असा एखादा माणूस निवांत उगात बसलेला जर असेल तर उगाच बसलेला माणूस त्याच्या समोर असता नाही तरी त्याच मुख त्याच्या ठिकाणी नित्यसिद्ध आहे त्या तुमच्या आरशामुळे आरशा आरसा न पाहता म्हणजे निवांत बसलेला एखादा त्याच्या समोर आरसा नाही तरी त्याच मुख त्या तस पूर्वसिद्ध आहे आरश्याची त्याला मुळीच गरज नाही समजा एखाद्याने आरसा बघितला अगदी मोठा विलासीय म्हणून बघितला काय कारण तुम्हाला लागतील त्याने पाहिला तरी महाराज म्हणतात त्याच्या पाहण्यानं त्याच्या मुखाचं नवनिर्माण घडलं काय त्याच्या पाण्याने मुखाच नवनिर्माण घडलं नाही मुख जर पूर्वसिद्ध आहे तर आरशाच्या पाहण्याने नवनिर्माण होण्याचं काही कारण नाही आरसा न पाहता मुख मुखाच्या ठिकाणी पूर्वसिद्ध आहे आरसा पाहू नये मुखाच नवनिर्माण त्या आरशामुळे घडत नाही कि म्हणा त्या आरशा वाचून मुख वो आरशा मु प्रति हो जसा है तुम्हारा पहा न पीछे बदल हो जस मुखा बाब्ती लक्षाव अगले त्रृष्टी ने आत्मस्वरूप ही आत्मा तुम्हारा प्राप्ति ने किाप्ति ने हमारा आत्म्या प्राप्ति का बिगड़ नहीं याला आत्मा प्राप्त झाला नाही तरी काही बिघडला नाही तो आपल्या अंगाला मुख आहे आरशामध्ये प्रतिबिंब दिसून किंवा न दिसून जितक मुख आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पूर्वसिद्ध आहे तितक्याच दृष्टीने आत्मा प्रात्म्याच्या स्वरूपाविषयी कोणी प्राप्तीचा व्यवहार करत कोणी अप्राप्तीचा व्यवहार करत अप्राप्तीचा व्यवहार करणारे जीव या विचार केला परिपूर्ण म्हणायचं प्राप्ती म्हणायची परिपूर्ण म्हणायचं अप्राप्ती म्हणायची बोलणं संभवत नाही आत्मस्वरूपाणी ते परिपूर्ण असल्या ठिकाणी अद्वय असल्या कारणाने त्याच्यामुळे तिथे प्राप्ति वाप्ति संकोच विकास व अधिक वेपना पुर्तिपना पुरे, आत्मा सर्वत्र है सदा है सम है व अंग परिपूर्ण है तुमच्या या पाहण्याने न पाहण्याने त्याची परिपूर्णता वा त्याची सिद्धी वा त्याचं नवनिर्माण घडत नाही जसं मुखाचं आरसा पाहिला नाही म्हणून मुखला याच सिद्ध होत नाही तो पूर्व आहे आरसा पाहिला म्हणून जसं मुखाचं नवनिर्माण घडत नाही त्याप्रमाणे आत्मा तुम्ही ओळखला तुम्ही त्या आत्म्याला पाहिलं त्या परिपूर्णामध्ये हा कुठलाही व्यवहार संभवत नाही आणि तो परिपूर्ण आत्मा त्याचा निजात्म भाव न बिघडू देता जर दृष्ट दृश्य द्रष्टाविलास दृष्ट तुम्हाला दिसला तर दिसतो तो खोट आहे त्याने काय होत अर्था न पाहता मुख भोखपणानेच आहे व विशेष भावाचे पाहणे मुखच आहे विशेष भावाच पाहणं पुन्हा आणि मुळच्या पाहण्याकडून पाहिले बरं हे झाले विवाराची तुमच्या संगती आमच्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने म्हणजे मुखदृष्टीने जर तुम्ही पाहू लागला तर तिथे ना पाहणं आहे ना न पाहणं त्याच्या वाचून त्या तर पाहणे व न पाहणे निघून जाते हे दोन्ही निघून जात आणि मुख मात्र राहत परी भलतैसा फाकी एक बघा तेच येऊ द्यायचा करायची ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भल तेवढा म्हणून महाराजांनी स्वच्छ हवा तेवढा वाटेल तेवढा जसा पाहिजे तसा जरी या त्रिपुटीचा वाढ विस्तार झाला होऊ दे तुमचं काय म्हणणं एवढं नाही एक पणा ना तो कायम असतो मुद्दला ज्ञानेश्वरराव महाराज म्हणतात जसा वाढ विस्तार झाला म्हणून त्याचा एकपणा बिघडत नाही तसा त्याचा हवा तेवढा संकोच झाला तरी आहे तसा संपूर्ण हे परिपूर्णाचं लक्षण आहे परिपूर्ण ते कि त्या परिपूर्णा अद्वयपण कायम आहे एकत्वाचे मुद्दल न घडे त्याच्यामध्ये काही घट निर्माण होत नाही ते जस त्या तस शिल्लक राहत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात या म्हणण्यात एक गोष्ट ज्ञानात ठेवली पाहिजे तीही म्हणजे कशी तुम्हाला गोष्ट सांग विचारसागरामध्ये दादाय कि जो ज्याचा हा नियम तुम्ही विसरायचा नाही हा मी लिहिलेला नाही तुम्ही लिहिलेला नाही हा दादानी लिहिलेला आहे हा औपनिषेदिक सिद्धांत आहे आणि हा औपनिषेदिक सिद्धांत जर तुमच्या लक्षात आला तर पुन्हा आता संपूर्ण जगता मधे परमेश्वरा व्याप्ति है संपूर्ण विश्व हे चिन्मय आहे असं जर म्हटलं तर मनात विकृती निर्माण होऊ देणार किंवा चिदविलासवादी आपल्याला म्हणतील तेव्हा काय म्हणावं बाकी भीतीची वेळ आहे असं पण समजायचं कारण नाही आमच्या नियमाप्रमाणे हाच विषय आहे काय की संपूर्ण जगत हे चिन्मय का त्याचं कारण जो जे विवर्त असतो तो, तो तत्स्वरूप असतो जर परमेश्वराचा विश्व हा विवर्त असेल तर विश्व परमेश्वर स्वरूप आहे या म्हणण्यात आपल्याला यत्किंचित संकोच वाटायचं कारण तात पडायचं कारण नाही संकोचित नाही तास नाही भय नाही उणेपणा नाही निर्धास्त व्यवस्थित माणसाने समजून घ्या तुम्हाला बोध होईल तेव्हा होईल काय <laughs> निराण संप्रदायपूर्वक तुम्ही समजून तर घ्याल का नाही किंवा आम्हाला गणित बिंचूक येत पैसे किती तुझ्या खिशात ये सुद्धा नाही मग काय तुझ्या शहाणपणाचा उपयोग आहे ज्यावेळी येतील त्यावेळी मी बिंचूक मोजू शकेन हे त्याचं थोडक्यात उत्तर थो ज्यावेळी थो येईल तेव्हा मी खोट्याला हात लावणार नाही आणि घेईन तेव्हा ते बिंचूक घेईन म्हणजे एवढी तयारी करून देणं एवढं त्या पाठशाळेचं काम त्या दृष्टीने इतक्या कारणा का होत नाही पण तुम्ही हे निर्धाराने समजा की जो ज्याचा विवर्त असतो तो तत् स्वरूप असतो ही गोष्ट दादानी आपल्याला सहाव्यात रंगात सांगितलेली आहे तुम्ही सहाव्यात रंग काढा मला वाटतं एकूण सहावा काहीतरी मथा असेल मग ते असेल तिथे तिथे तुम्हाला ते सापडेल हा नियम आपण लक्षात घेतला म्हणजे आपल्या ध्यानात की ज्ञानेश्वर माउली काय म्हणते भलत ये कसाही वाढ व्यतार होऊ दे किंवा संकोच होऊ दे नाना संकोच येतही असे असे हाच ए संपूर्ण असे शब्दाचा अर्थ संपूर्ण जसाच्या तसा, तसा जिथल्या तिथे आणि एकत्व न मोड म्हणजे एकपणा न मुकता आपल्या अंगाने जसा आहे तसा संपूर्ण आहे ही एक होवी अशी अर्धी लक्षात ठेवायची आणि दुसरी अर्धी होवी अशी लक्षात ठेवायची कशी भलतैसा फाके भलतैसा संकोचे काय होऊ दे भलतैसा वाढ विस्तार दे नाही तर भलतैसा झालेला वाढ विस्तार भलतैशा रीतीने संकोचाला पाहू दे पण हा असे हा आधी आणि एकपणा न मुके एकत्वाला न बिघडता हात हात याता आहात आणि परिपूर्ण रुपाने राहतो ही गोष्ट त्याच्यामध्ये विसरायची नाही हे जर आपल्या ध्यानात आलं तर वाढ विस्तार किती झाला तरी तो तत्स्वरूप आहे ना शेवटी त्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरी सत्ता नाही ना मग उगाचा ज्याला काय म्हणतात ओढा कशासाठी करायची मग ओढा न करताही संपूर्ण विश्व हे या चैतन्याच्या दृष्टीने जर परब्रम्ह स्वरूप आहे सिद्ध होतं तर त्याची ओढा ताण करण्याची काहीही गरज नाही ओढा करून या सगळ्या जगताला चिन्मय ठरवण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता नाही हे अंगाने चिन्मय आहे सदरूप त्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र सत्ता राहणार नाही याबाबत एक सूचना त्याच्याने देऊन ठेवलेली आहे कि संप्रदायपूर्वक अध्ययनाचा जर अभाव असेल तर कसा घोटाळा होतो हे या सुद्धा सहज लक्षात येण्यासारखा त्याच्या करता पुन्हाचे लक्षण किती स्पष्ट यथार्थ अचूक रूपाने लिहिले आहे ते तुम्ही पहा उलट त्रिपुटीचा संकोच त्रिपुटीचा विकास हा अधिष्ठानावर घडतो या विकासाने या संकोचा आपल्या एकपणाला अधवेपणाला येतकिंचित सोडीत नाहीत त्याच्यापासून ते दूर जात नाही वो या संकोचात व विकासात अधिष्ठानाची निर्विकार अधिष्ठानाची समव्याप्ती असते आणि समव्याप्ती असूनही द्रष्टा दृश्य आणि दर्शन या सर्व विकासाहून व यांच्या झालेल्या सर्व संकोचावर तो आपल्या अंगाने अति दृंग मात्र असतो ही गोष्ट जर आपण ध्यानात ठेवली तर गोंधळ घोटाळा होण्याचा कुठेही संभव सुद्धा नाही वाच वाटेल तेवढा जरी विस्तार झाला तरी आत्म्याचा एकपणा मोडत नाही त्याचा एकपणा मोडत नाही अथवा आत्म्याचा संकोच झाला तरी आत्मा आहे तसाच संपूर्ण आहे हा त्रिपुटीचा संकोच होते तो आपल्या अंगाने परिपूर्ण आहे कारण तो संकोच विकास विवर्जित आहे ना परिपूर्ण असल्या कारणाने तिथे संकोच ना विकास सूर्याच्या हातात अंधकारू नये सूर्याच्या हाताला अंधकार सर्वथा म्हणजे अजिबात येत नाही कधीही आला नाही आत्ताही ये येत नाही पुढे येणे शक्य नाही म्हणून मग प्रकाशाची कथा ऐकता का त्याला प्रकाशाची तरी वार्ता माहितीये का प्रकाशाची तरी वार्ता तू ऐकेल का ऐकणार नाही त्याचं कारण काय अंधार माहित नाही म्हणून कारण अंधार आणि प्रकाश हे परस्पर सापेक्ष असल्या कारणाने आपल्याला अंधार ठाऊके म्हणून प्रकाश कळतो त्याला अंधार ठाऊके नाही म्हणून त्याला प्रकाश कळत नाही त्याचं थोडक्यात उत्तर तर प्रकाशाची वार्ताही ऐकणार नाही कळण्याची बा बाजू दुसरी राहिली अजून सूर्याला अंधकार कधीही प्रतीत होत नाही मग प्रकाशाची तरी वार्ता तो कशाला ऐकतो कशाला ऐकेल ऐकणार नाही त्याला कळणार सांगून सुद्धा म्हणजे त्याच्या त्याला माहित नाही म्हणजे त्याला डोकं असं समजू नका अपेक्ष भाव असल्याकारणाने त्याला कळणार नाही हे त्यातलं का न कळण्याचं कारण हे आहे ज्याला अंधार ठोके आहेत त्याला प्रकाश ठोक असतो त्याला अंधारच माहीत नसल्या कारणाने प्रकाश कळणं शक्यच नाही त्या दृष्टीने आपण जर विचार करू लागलो तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपा शिवाय निपटून दुसरा पदार्थ नाही तर मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा आत्मा आहे हा अनात्मा आहे आत्मा अनात्म विवेक हा मुख्य आहे असं कसं म्हणता येईल हो असं <laughs> कसं म्हणता येईल तुम्हाला तर म्हणता येणार नाही का म्हणता येतील त्याचं कारण आत्मा आणि अनात्मा ही भाषा परस्पर सापेक्ष आहे ना जसा अंधार ज्याला ठाऊके त्याला प्रकाशाची वार्ता ऐकल्यानंतर समजू शकते त्याला अंधारच ठाऊ की नाही त्याला प्रकाशाची वार्ता जशी कळत नाही त्याप्रमाणे आत्म्याला अनात्मान काय माहितीच नाही मग आत्मा कळणार आत्मा अनात्मविची भाषा जरी आपण बोलत असलो बोला तुम्ही बोलण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण माऊली काय म्हणते ते मी तुम्हाला सांगतो आता तो माझ्या विरोधाला विचारतोय कोण मी काय विरोध करून उपयोग आहे वस्तुस्थिती अशी कि आत्मा जर एकच एक आहे आत्म्याशिवाय जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरा पदार्थ निपटून नाही अजिबात संभवत नाही तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा हा विवेक तरी म्हणणं संभवेल का तर आत्मा अनात्मा विवेक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही कारण आत्म्याशिवाय तिथे दुसरा पदार्थ नाही म्हणून आत्म्याला दुसऱ्याची ओळख नाही म्हणत अंधकारू का उजीवडू हा एकला एकवडू अंधार असो का तुमचा उजीवड असो म्हणजे प्रकाश असो त्या आत्मस्वरूपाला या दोन्ही बद्दल सूर्य विचा। सूर्या विचार सूर्याला विचारलं तर म्हणतो तुमचा अंधार असो तुमच्या दृष्टी दृष्टीने तुमच्या दृष्टीने तुमचा प्रकाश असो माझ्या दृष्टीने विचाराल ना तर मी माझा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तसाच आहे माझ्या ठिकाणी काहीही बदल झालेला नाही जायता का एक, मार्कंडू भल तेथे मार्कंडू जयता का तैता जसाच्या तसा त्याच्यात काही बदल करण्याचं कारण नाही कारण तो एकला आहे अद्वितीय आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एक रूप आहे एकटा तो आपल्या एकरूपाने एकटा असतो एक, एक, एक रूपाने असतो न पालटणारा आपल्या रूपाने स्वयंप्रकाश रूपाने आहे यद्यपि तो भौतिक प्रकाश आहे म्हणून दृष्टांताला उपयोग करण्याकरता म्हणून महाराजांनी दृष्टांत दिल्या त्या दृष्टीने भूमिके परी यया न चुके हा ही यया हा न चुके हे विसरायचं नाही एकपणा न मुके हे चुकायचं नाही निजात्म भाऊ न मोडे हे चुकायचं नाही प्रत्येक वेळी गोष्ट मार्काव्याने मावली काय सांगते बघा हे निजात्म भाव मोडत नाही एकत्वाला तो मुकत नाही आणि याचा हा सदा राहतो ते त्याला तो सोडित नाही म्हणून भलतीय भूमिके म्हणजे आवडतीय वाटते तुम्हाला लक्षात येईल त्या भूमिकेवर आत्मा कौतुकाने आरोढ झाला तर कौतुकाने आरोढ होणे ह्या शब्दाचाच अर्थ असा कि त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी हा त्रिपुटीचा विलास आणि विवर्स्वरूपाने झाला तिथे त्याचं नाव कौतुक कुणी जरी विचारलं जगत म्हणजे जगत म्हणजे कौतुक एका शब्दाचं उत्तर जगत म्हणजे कौतुक आहे यापेक्षा दुसरं का आहे त्याच उत्तर नाही मग कौतुकाने वाटेल त्या भूमिकेमध्ये आत्मा आरोढ झालेला तुम्हाला दिसो तुम्हाला अर्थात त्रिपोटी कोणत्याही कितीही रूपाने आत्म आत्मस्वरूपाची हानी न होता महाराजाला चुकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी होत नाही न्यूनाधिकता होत नाही मग हा जसाच्या तसाच असतो त्याच म्हणण्यात तात्पर्य म्हणजे त्याच सार असा आहे निष्कर्ष असा कि आत्मा नित्यसिद्ध आहे समझे, स्वरूपात परिपूर्ण असल्यामुळे पालट नाही त्रिकालाबाधित स्वरूपाचा असा असल्यामुळे ते स्वरूप जसं त्या तसं कायम राहून हव्या त्या भूमिकेमध्ये आपल्याला आत्मा जरी प्रतीला आला म्हणजे त्या आत्म्याच्या सत्तेवरच द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपोटी तुम्हाला भासली तरी आत्मा आपल्या अखंड रूपाने आहेत हा त्या म्हणण्यात अर्थ आहे त्याप्रमाणे वाटेच्या भूमिकेवर कौतुकाने आपल्या स्वरूपाची हानी न होता हा आहे तसाच आपल्या स्वरूपाची हानी न होता जसा आहे तसाच तो राहतो या म्हणण्यामध्ये आत्मराजाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर आत्मराजा एवढा मोठा आहे की असा जगामध्ये राजा नाही हा एकमेव असा राजा है की ज्याच्या पैशा विना ह्या सगळ्या फौजा चालतात काय पैशा विना या सगळ्या फौजा चालल्या आहेत दर्शन पैसा खर्च करावा लागत नाही ना बरोबर मोठे बिघडते मध्ये बिघाड न होता आपल्या शेषाला चाट न बसता जर वरचे वर हा एकंदर व्यवहार होत असेल तर होऊ दे म्हणून त्या आत्मराजाच्या दृष्टीने कोणताही विशेष नाही तो आत्मा स्वतः निर्विशेष असल्या कारणाने तो स्वतः स्वयंविराजमान असल्या कारणाने त्याच्या ऐश्वर्याला त्याच्या सत्तेला त्याचा आनंदाला कोणाची गरज नाही स्वयंभू म्हणजे स्वतः सत्तामान स्वतः चिद्रूप स्वत आनंद रूप आणि स्वतः अद्वय स्वरूप असल्या कारणाने त्या आत्मराजाच्या ठिकाणी कितीही तुम्हाला विशेष भासला तरी तो कल्पित आहे कितीही तुम्हाला विशेष भासला तरी त्याच्या सत्तेला सोडून नाही आहे आत्मस्वरूप है आत्मस्वरूपते सोड़ दुसरो आत्मा एकमेव परिपूर्ण स्वरूपा है संगित जो पूर्णते बाकीच्या सगळ्या व्यवहाराची संगती जशी लागेल तशी लावा आणि ती महाराजांनी एका शब्दात सांगितली ती कौतुकाने लागेल तशी लावा जी संगती आहे त्या संगतीच नाव कौतुक आहे विवर्त म्हणजे कौतुक विवर्ताची संगती दुसरं कौतुक त्याच दुसरं कौतुक विवर्ताच्या अध्यासिक संबंधाचा विचार तिसरं कौतुक जेवढी सापडतील तेवढी स्थळी ती कौतुक आहेत असं आपण समजा पण यामध्ये याते हा न चुके वाला वाला हा आपण आपल्या स्वरूपामध्ये येतकिंचित बिघाड होऊ देत नाही तर आपल्या स्वस्वरूपाला एकत्वाला अशा प्रकारचा आत्मस्वरूप परिपूर्ण आहे हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी या सिद्धांत होईमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट केलेला आहे बाकीचा विषय आपण उद्या कुंडली कौतुकाने <laughs> <दो> <laughs> अरुढला तरी आपल्या स्वरूपाची हानी न होता हा आहे तात असतो सिंधूची शीव न मोडे पाणीपणा सोड न पडे जरी मोडूत गाहेरंगे ज्ञानेश्वर महाराज अस सांगतात दृष्टांतपूर्वक अधिष्ठानाचं निर्विकारत्व अधिष्ठानामध्ये असलेलं जे पूर्ण रूपत्व ते या अनेक दृष्टांताने अने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात या पूर्णतेमध्ये एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे ती ही ती ही जी पूर्णता असण्याचे प्रतिपादन करीत आहे त्या पूर्णतेमध्ये पूर्ण निर्विकारत्व कायम ठेवून पूर्णतेला बिघाड न येऊ देता बाकीच्या सर्व प्रतीची संगती लावणं हा यातला मूळ उद्देश हे धोरण आहे या धोरणाप्रमाणे या धाग्याप्रमाणे या, या धोरणाचा धागा न तुटू देता जी आपल्याला संगती सांगता येईल ती सांगायची म्हणजे या उवयाना धरून आपण चालू असा अर्थ होईल हे तुम्हाला ठोकळ मानानं ज्याला बोलणं म्हणतात किंवा गोळा करून बोलणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने मी आपल्याला सांगितले की पूर्णत्व त्याचं अद्वैयत्व <coughs> त्याचं न देता हे बिघडून सर्व प्रतीची संगती सांगणं हा यातला मुख्य उद्देश हे यातलं धोरणांता बारकावा आपण त्याच्या उद्या वेळी सांगतोच आता दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज यासाठी देतात कि समुद्र आणि तरंग यांचा जर आपण विचार करू लागलो तरंगांच रूप छोट्या मोठ्या कितीही रूपाचा असो अनंतर असो अनंत तरंग त्या समुद्रावर निर्माण होतात ज्या तरंगांची आपण गणती करू शकत नाही असे तरंग निर्माण होतात क्षणभर राहतात आणि क्षणभराच्या कालानंतर ते नाहीसे होतात तरी सुद्धा समुद्राची जी मर्यादा आहे समुद्राची जी सीमा आहे ती सीमा मोडत नाही हे मुख्य मु, मु, गोष्ट आहे आणि पाण्याच्या पाणीपणाला कोणत्याही प्रकारची खळ पडत नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उणेपणा निर्माण होत नाही पाणीपणा जो आहे त्याचा तो भंग पावत नाही पाणीपणा न भंग पावता पाणीपणामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव न समुद्र मर्यादा न मोडता तरंगांचे अनंत प्रकार निर्माण होत वा नाहीसे होत त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फारसा विचार करण्याचं कारण नाही हे तर आपल्या स्वभावाने निर्माण होतील राहतील विनाशाला पावतील पण हा त्यातला कारण तरंगांच्या त्या भारसंभाराने आणि स्वतः न उभगणं न कंटाळणं हा त्या समुद्राचा स्वभाव आहे त्याच्या त्याच्या तरंगाचा त्याला कंटाळाहीच नाही मी एका मातोश्रीला असं विचारलं की या एवढ्या मुलांच उभ्र कसं वाटत नाही बाईला हा तर तिने मला असं उत्तर दिलं म्हणजे पुन्हा विचारायचं कारण नाही ती म्हणाली अरे म्हशीची शिंग किती मोठी असली तर म्हशीला जड होत नाही वाटत ही महेश एवढी मोठी शिंग कशी काय वागवत असेल वा आपल्याला एक दोतर आवरायचं तर मोठी अवघड गोष्ट काय पोट झाला तर माणसं काढून ठेवतात हॅड जड झाली तर काढून ठेवतात ही एवढी शिंग जशी ती महेश काढून ठेवीत नाही तिला त्याचं उज वाटत नाही आपल्याला आश्चर्य वाटत तसं त्या बैला वागवण्याचं काहीही आश्चर्य वाटत नाही पडलेल्या कितीही तरंग निर्माण झाले कितीही त्यांचा किती वेळा निर्माण झाले व किती वेळा विनाशाला पावले सिंधू तो अभंग नेणेहारी नाथ महाराज म्हणतात जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेणेहारी कितीतरी असे तरंग निर्माण होतात शिवाचे तरंग निर्माण होतात ईश्वरासारखे तरंग निर्माण होतात ब्रह्मदेवासारखे निर्माण होतात ईश्वर म्हणजे त्याचा उपाधी भेदाने उल्लेखच करायचा ठरला तर ब्रह्मदेव विष्णू महेश गणपती कुबेर देवी कारण देवीचं वर्णन केलं पाहिजे ना देवी कारण शक्ती आहे सूर्य काय नाना देवता असतील त्या सर्व त्या सर्व हे तरंगच आहेत काही छोटे काही मोठे हा त्यातला फरक जीवरूपी तरंग आहे अभंग नेणे हरि हरी म्हणजे परब्रम्ह तो अभंग आहे त्याच्यामध्ये कुठेही भंग पावत नाही ते असे ईश्वरासारखे जीवासारखे अनंत तरंग अनंत वेळा निर्माण झाले त्या अभंग हरीला त्या हरिरूपी समुद्राला काही त्याच्याविषयी कल्पना नाही त्याची वार्ता नाही त्यामुळे त्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड निर्माण झालेला नाही आतापर्यंत आत्ता नाही याच्या पुढेही होणार नाही असे जीव शिवरूपी कितीतरी संग निर्माण होतात <coughs> काही काल राहतात आणि काल संपला म्हणजे पुन्हा विलयाला जातात तरी समुद्राची सीमा मोडली जात नाही त्याची मर्यादा कायम आहे आणि पाणीपणाचा मुळी ही भंग होत नाही पाणी पाणीपणाने आपल्या अंगाने सदा कायम आहे त्याप्रमाणे ब्रह्म आपल्या रूपाने स्वरूपाचा आहे त्याच्या स्वरूपामध्ये बिघाड निर्माण झाला नाही जीव शिव रूपी अनंत तरंग निर्माण झाले अनंत वेळा झाले अनंत वेळा राहिले विलयाला पावले तरी सिंधुत्व अभंग नेणेहारी नेणेहारी म्हणजे त्याला माहीत सुद्धा नाही कल्पना नाही ते असा हा हरी निर्ने नाम परमात्मा परमात्माचा असतो हा त्या म्हणण्यात जरी अनंत तर उद्भवून नाश पावले उद्भवले राहिले आणि नाश पावले तरी समुद्राची मर्यादा बुडत नाही व पाणीपणाला खळगी पडत नाही उणेपणा येत नाही त्याचा विनाश होत नाही त्याचा भंग होत नाही पाणीपणाला भंग होत नाही आपल्याला कोणतीही उपमा साजत नाही हे दृष्टांतपूर्वक सांगतात आत्मा निरुपम स्वरूपाचा कसा आहे हे आता ज्ञानेश्वर महाराजमत्व थोडस नीट बारकाव्या नाही का म्हणण्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर आहे हे दृष्टांत देताना निरुपमता तर ठीकच पण कशाच्या बाबतीत कशा कोणत्या दृष्टीने निरुपमता सांगताय मी आपल्याला आरंभी एक धोरण महाराजांचं सांगितलं की अदवैत जे आहे ते अकूट राहिलं पाहिजे अफूट अद्वैता मध्ये बिघाड होऊ द्यायचं नाही हे त्यातलं मूळ वर्म या वर्माला साजेचा दृष्टांत मिळत नाही असं महाराजांना सांगायचं या वर्माला साजेला उपमा देत आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना याच्या पुढे दृष्टांत द्यायचे आहे म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं जे धोरण आहे ते कायम आहे त्या धोरणाला धरून आता उपमा देत आहेत की अद्वैत जे त्याचं स्वरूप आहे ते अफूट राहिलं पाहिजे प्रत्येकाचं एकेकाचं व्यवहारामध्ये धोरण ठरलेलं आणि त्या धोरणाप्रमाणे सगळं काम चाललेलं असतं प्रत्येक माणसाचं बघा तुम्ही कोणाच आहे बांधकाम करायचं असलं तर एखादं ते ठरले असतं काय बा आमचं एवढं बजेट आहे या बजेटमध्ये होईल तेवढं बांधकाम करायचं काही लोकांचं काय ठरलं असतं बांधकाम एवढं करायचं त्याला बजेट किती लागेल धोरण आहे त्याला काय विरुद्ध धोरण आहे तो तीन मजली इमारत आहे किती खर्च येईल किती उद्या म्हणलं आपल्याला तीन मजले बांधायचे एवढं माहिती दुसरा म्हणतो आपल्याला एवढ्या पैशा देईल बांधायचं एवढ्या एकच खोले होणार खोली बांधायची म्हणजे एक द्रव्याकडनं तिकडे चाललेला असतो एखादा इमारतीकडनं द्रव्याकडे येतो कोण कुणीकडनं जावं ते जास्त धोरण ठरलेलं आहे जीवाची काही धोरण ठरलेली आहेत ईश्वराची काही धोरण ठरलेली आहेत एक शास्त्र असाय मात्र त्या गुरुजी दादा असं सांगत असले संकल्प संकल्पाशी त्याच कारण असं की आपले संकल्प कधी संवादी होतात कधी विसंवादी होतात ईश्वराचा संकल्प सदा संवादी असतो आणि ईश्वराचे संकल्प कसे असतात हे आपल्याला कसं कळणार त्याने आपल्या हातात आपलं मनोग लिहून दिलेला आहे शास्त्र रूप हे त्याचे संकल्प आहेत प्रुति-स्मृति असल्या कारणानेमाणे मनुष्याने बाकीच्या सगळ्यांची योजना केली पाहिजे इथे ज्ञानेश्वर महाराजांचं ध्येय धोरण एवढंच आहे की आत्मा निर्विकार असला पाहिजे अपुट असला पाहिजे त्याच्या अपुट अद्वैत स्थितीला बिघाड न होता ची, ची, संगती असेल रश्मी परी उपमा नवी म्हणाले आपण असं करूया कि त्या स्वयंप्रकाश आत्म्याला या सूर्याची उपमा दि ठीक आहे म्हणाले सूर्याची उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सूर्याचं निरीक्षण केलं <coughs> यद्यपि सूर्याच्या बारीक सारीक अंग प्रत्यंगाविषयी त्याच्या स्वरूपाविषयी ज्ञानेश्वर महाराजांना फार माहिती आहे हे सूर्योदयाचं रूप श्री गुरूंच्या बाबतीत केलंय ते परिपूर्ण रूप काय ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाच्या प्रारंभी आपण वाचा सूर्योदय सूर्योदयाच्या वेळी घडणाऱ्या चांदण्यांचा विनाश सूर्योदयाच्या वेळी होणाऱ्या कमलांच्या वरती होणारा परिणाम त्यांचा विकास या बारीक सारीक त्या चक्रवाक्ष पक्षांचा विरह त्यांची झालेली भेद कितीतरी वर्णनं पाच पुरात कालाची केलेली आहेत कि ते रूपक अतिशय पूर्ण रूपाचा आहे म्हणजे सूर्याविषयीची पूर्ण ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे का <सवाँ> त्याची जर उपमास द्यायची ठरली तर बारकाव्याने महाराज महाराजांना सांगायचा आहे तो उष्स काल आणि त्यावेळी झालेले परिणाम हे आता नाही सांगायचे आता ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचंय आमचा जो आत्मराजा आहे हा भरीव आहे या भरीव आत्मराजाला उपमास झुळते का त्याच्या स्वरूपाशी याच काही जुळतं काही साम्य आहे का असा विचार ज्ञानेश्वर महाराज करतात आणि या सूर्याचे उपमास देऊन पाहूया जुळते का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही सूर्याचे उपमास जुळते का जुळत नाही सूर्याच्या ठिकाणी असणारी सूर्य किरण सूर्य रश्मी त्या सूर्याच्या ठिकाणीच आहे ही गोष्ट खरी आहे पण सूर्याच्या ठिकाणी जरी असले तरी ती किरणं त्या बिंबाहून बाहेर जातात म्हणून ती आत्म्याला उपमाजेशी होत नाही आत्म्याला ती सूर्याची उपमाने पण त्या रश्मींचा जर आपण सूक्ष्म विचार करू लागलो तर रश्मी म्हणजे सूर्य होऊ शकत नाही जरी त्यांच एकत्व आहे तरी हे उणेपणा ज्ञानेश्वर महाराजांना त्यातनं असं दिसून येतो की आपल्यापासून के योजने दूर हा सूर्य अपन जाऊ शक नहीं सूर्या रश्मी मात्र सूर्या बिंब स्वरूपा परित्याग कर आप अवनी तला स्पर्श हो हा उन्हेर येणं म्हणजे आम्हाला कसं पाहिजे अफूट अद्वैत सांगायचं आहे हे धोरण सोडायचं नाही प्रत्येकाचं काहीतरी धोरण असून त्या धोरणाप्रमाणे चाललेलं असतं ज्ञानेश्वर महाराजांचं आफूट अद्वैत सांगायचंय मला ह्याला काही दृष्टांत मिळतो का, दोरन का तेवढं हो बघायचं जर अफूट दृष्टांत मिळत नसेल उपमा देता येत नसेल तर नको आता ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सूक्ष्म सिद्धांतात प्रवृत्त इतका सूक्ष्म दृष्टांत मिळाला अशी जर उपमा मिळाली तरच यायची न मिळाले तर निरुपम राहू दे त्याला उपमा देता येत नाही असं जरी म्हटलं तरी चालेल तीच इतका सूर्य प्रकाशाचा गोळा खरा परंतु त्याच्या रश्मी अवनी तलापर्यंत येतात अवनी, तला अवनी, तला अवनी तला स्पर्श करतात नवे नवे संपूर्ण अवनी हे फार अगदी कापून जात ता बोह इथपर्यंत त्यांचा स्पर्श होतो त्या स्पर्शाचे परिणाम जाणवतात जीवाला असा असल्या कारणाने सूर्य रश्मींचा परित्याग न करता अंगभूत असणं अंगामध्ये अहूट रूपांना असणं हे त्या रश्मींच्या ठिकाणी जुळत नसल्यामुळे रश्मी या भूमीला स्पर्श करतात बिंबाचा परित्याग करून बाहेर येतात म्हणून हा त्या सूर्याच्या ठिकाणी उणेपण आहे आमचा आत्मा आत्म असा आहे तो केवळ आत्मराज होतो भरीव ज्ञानमात्र असा भरीव असला पाहिजे त्या ज्ञानमात्रामध्ये कुठल्याही प्रकारचा उणेपणा असता कामा नये ही ज्ञानेश्वर महाराजांची मुख्य उद्देशातली गोष्ट आहे आत्मा आणि आत्मप्रकाश सूर्य आणि सूर्यरश्मी आत्मा आणि आत्म्याचा प्रकाश असा जर आपण विचार करू लागलो तर सूर्य सूर्यरश्मी सूर्यबिबाचा परित्याग करून सूर्यरश्मी पृथ्वीपर्यंत येतात पृथ्वी तलावर या अग्नी तलावर उष्णतेची जाणीव होते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो आत्मप्रकाश तो आत्मस्वरूपाला सोडून जात नाही आत्मप्रकाश म्हणजे आत्मसंवित आत्मसंवित संविध रूप हा त्या आत्म्याचा प्रकाश असून संविधा आणि आत्मा किंवा आत्मा आणि आत्म्याचा प्रकाश असं नसून त्या संशय प्रकाश प्रकाशक भाव विवर्जित अशा रूपाने तो प्रकाश ज्याला निर्विकार प्रकाश एवढं म्हणता येईल फारस त्याला म्हणायचं ठरलं तर निर्विकार प्रकाश एवढं फक्त म्हणता म्हणून सूर्य हा उपमेश शोभत नाही सूर्याची उपमा आत्म्याला देता येत नाही सूर्य उपमेच्या दृष्टीने आत्म्याच्या बाबतीत उन्हा पडतो असं ज्ञानेश्वर सूर्य अधिष्ठानातून का, <laughs> का उपयोग आहे अधिष्ठानाला सोडून दूरपर्यंत जातात नाही हा एक पाय घेऊन पण आम्हाला असं पाहिजे न पाय सुद्धा बाहेर ठेवायचा नाही मग लंबी लंबी भाव आहे ना हाच उणेपणा आमच्या आत्म्याचा प्रकाश असा फाकत नाही दुणी चिंतन किती कि आतापर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की सूर्य रश्मी आणि सूर्य एकच आहे प्रभेत आणि सूर्याच्या रश्मीत आणि त्याच्यामध्ये फरक नाही आहे पण हा फरक तुमच्या आमच्या दृष्टीने नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने आहे उपकंठी विकून घेतल्या म्हणजे त्या, त्या विकल्या गेल्या सूर्याला त्या म्हणतात आम्ही सूर्य गेल्या की राहणार नाही आम्ही त्याला सोडून राहत नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं त्या सूर्याला सोडून राहत नाही त्याच्या अंगभूत आहेत सूर्य पूर्ण प्रकाश मानाय तरी सुद्धा त्या रश्मींच स्वरूप आणि आत्म्याच्या प्रकाशाचं स्वरूप समान नाही का आत्मयाला आत्मयाला नाही त्याचं कारण आत्म्याला असूर जाणं येणं नाही आहेकाशे हे सूर्याच्या प्रकाशाच्या ठिकाणी उणे पण आहे आत्मप्रकाश हा सर्वत्र समव्याप्त त्याला जाणं येणं नाही आणि समव्याप्त असून ह्या रश्मी जशा बिंबाला सोडून बाहेर जातात तशा रश्मी अर्थात आत्मप्रकाश जुला अखंडत्व ज्याला म्हणतात अफूर्तली जी म्हणतात हा दृष्टांत उन्हा पुढे कशाच्याच नाही बरोबर द्वार संपवलेले आहेत सगळी आता जे वर्णन चाललंय सगळी दार संपवली कोणतंही द्वार नाही तो अंगाने सर्वत्र होतो पुरवठा आकाश जस सर्वत्र समव्याप्त आहे ते कोणाच्या द्वारा व्याप्त आहे कोणाच्या द्वारा नाही आकाशाचं सुद्धा महाराज सांगणारेचा तरी दृष्ट्या जुळतो का महाराज म्हणतात ते सुद्धा ना? नाही जुळत का जुळत नाही ते आता महाराज सांगतील त्याचं काय कारण आहे वृत्तीद्वारा पदार्थांचं ज्ञान होत आत्मप्रकाश नाहीये आता आपल्याला चाललंय आत्म्याच्या निर्विकार प्रकाशात वृत्तीद्वारा तुम्हाला होतं हे विकारी प्रकाशन तुम्हाला मागे ह्या गोष्टी सांगितलेल्या दिसून येत तुम्हाला मी असं स्वच्छ सांगितलं होत की हा भौतिक प्रकाश विकारी प्रकाश आणि निर्विकार प्रकाश यांच्यामध्ये मह अंतर आहे विकारी भौतिक प्रकाशाचं वर्णन वृत्तीच्या विकारी प्रकाशनाला जुळत कारण हे भौतिक प्रकाश अंधाराची विरोध आहे पण वृत्ती अंधाराचं प्रकाशन करते हा फरक आहे ना जुनीमध्ये तसाच फरक पुन्हा वृत्तीला प्रकाशन करणाऱ्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत त्यातही साक्षी भाग निराळा आहे आणि आत्महत्या वर्णन करतो ते निराळ आहे साक्षी भाग निराळा म्हणजे साक्षी कधी अंतःस्कर वृत्तीचा तर कधी अविद्या वृत्तीचा अंगीकार करून साक्षी पदार्थांचा तो प्रकाशन करतो एज त्यामध्ये तो निर्विकार असतो असे ना आपण करतो ना हाच त्याच्यामध्ये उणेपण आहे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय साक्षी होण हा सुद्धा त्यातला का होणेपणे वृत्तीचा तो अध्यासिक म्हणून कावत नाही अविद्या वृत्तीचा अंगीकार आहे ना तोही अंगीकार आत्म करीत नसल्या कारणाने या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो नाही साक्षीता सुद्धा त्याच्या ठिकाणी संभवत नाही हा या म्हणण्याचा अर्थ आहे मग तुम्ही इतका वर्णन करून सांगितलं ते उपलक्षण हे उपलक्षण म्हणून मी तुम्हाला प्रतिपादन केले उपलक्षणाचा अधिष्ठानाशी यश संबंध नसतो त्याला वर्तमान काळाची आवश्यकता नसते तो त्याच्यापासून भिन्न राहतो त्याच्यातली वर्णची गोष्ट नाही ते तर फारच आहे किरणांच आणि मुलांच स्वतंत्र अस्तित्व आहे मुलाला प्रभेला सूर्याला ज्याप्रमाणे अभिन्नत्व आहे तसं मुलांचं अभिन्नत्व नाही असं जर अभिन्नत्व असत तर मग आपल्याला एकमेकांचे सुख सुख व्हायची अडचण आहे पुन्हा मुलांच पूरच भिन्न आहे भेदाचा दृष्टांत नाही हा अभेदाचा दृष्टांत पण उन्हा पडलाय कुठं त्याला अस्तित्व नाही मुलाला अस्तित्व आहे मुलगा वेगळा आहे तो भिन्न असू शकतो इतकंच नव्हे तर मुलाचं आपलं आयुष्यमान वयोमान सगळं भिन्न भिन्न आहे हे प्रभेचं आणि सूर्याचं तसं नाही सगळंही पूर्ण अभिन्नत्व एवढा असून सुद्धा त्या अभिन्नत्वात उणेपणा काय होणेपणा हे फुटद्वैत आहे हे आमचं अफुटद्वैत आहे हे फुटलेलं द्वैत आमचं न फुटलेलं आदवैत आहे अफूट अद्वैत जे म्हणून म्हणतात त्याच्यावर भर राहतात ज्ञानेश्वर महाराजांचा कायम लक्षात ठेवायचं धोरण सोडू नका जर आजोबा दृष्टांत कदाचित लक्षात आला नाही किंवा काही सिद्धांतात हे वाटलं तर हा ओळंबा सोडायचा नाही आहे त्याच्याच ठिकाणी त्याला सोडून राहत नाही पण त्याला धरून एक पाय तिथे ठेवून भूमीपर्यंत येतात का नाही हा त्यात उणेपण आहे परंतु तलापर्यंत जुळत नाही हे, हे उपमा साजेशी नाही एक आणखीन एक दृष्टांत दिला मारमी आणि पहेोडा लपडता चढा जग च की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणखीन एक तुम्हाला मी दृष्टांत देतो काय दृष्टात तो दृष्टांत असा आहे पहा म्हणजे त्या कापसाचा का झाडाला म्हणतात कापूस त्याचा जोडा म्हणजे त्याची जी बोंडा असतात त्याला जोडा असं नाव दिलंय तेव्हा पळ्याचा दोडा जे कापसाची जी, जी बोंडा असतात ती बोंड न फुटता जग जर कापडाने भरत नाही बोंडातल्या बोंडा कापसाची आणि विकसित स्थिती निर्माण होऊन आणि जगाला वस्त्र तो देऊ शकत नाही म्हणून हे उपमा आत्मस्वरूपाला घडत नाहीतर आम्हाला उपमा चांगली आणि तोडा अफूट राशिवाय तो ही गोष्ट घडत अफूट राहत जग वस्त्राने कधीच भरला जगामध्ये सगळी माणसं वस्त्रवान आहे किंवा सरकारची घोषणा आहे की लोकांना अन्न वस्त्रा द्यायचा त्यातलं वस्त्र हे वस्त्र झाडे वरड्या का अंगभर असं धोरणाशी आपल्याला आता काही करायच नाही पण संपूर्ण जे वस्त्रानं पूर्ण भरायचं आहे सगळ्या जगाला वस्त्र पुरवायचे पण तो जो तो तोडा आपण राहायला पाहिजे म्हणून ती उपमा देता येत नाही त्याचा खुलासा खुलासा करतो खुलासा म्हणजे माहित आहे स्मरण करून देतो काय पड्यांची कथा काय त्याला त्याची आवा वगैरे वगैरे निसर्गाचं सगळं तुम्ही चिंतन लक्षात पण निसर्गाला सगळ्या अनुकूलता आहे निसर्गाची काळ पळायला आपल्या लक्षात घेऊन पुढचवलाय कायला दूर निसर्गाची अनुकूलता असल्यानंतर त्याला तो डोडा आल्यानंतर तो डोळा बऱ्याच काळपर्यंत राहतो आणि खराही घोषणा काम आलो त्याची परिपूर्ण झाली म्हणजे तो डोडा साफआ त्याला थळे जातात आणि असे तेथे होत आणि त्या बाहेर पडतो आणि जेव्हा कापूस तयार झाली अगोदर डोडा असतो डोळा फुटतो त्यातून कापूस तयार ने ने त्या काळ तया सरकारने धोक्यातून संकडे आणखी त्यांचे दुष्कळ प्रकार तयार केले आहेत त्या काूची जी शक्ती आहे ती वेगवेगळ्या तऱ्हेची आहे म्हणून कापसा पासून मग तंतू तयार होता तूप तयार होत तुटाय मागत नाही त्या तंतू पासून मग वस्त्र कापूस मग जग वस्त्राने भरणं एवढ्या पायऱ्या पूर्ण होती तेव्हा संपूर्ण जग वस्त्राने भरणारा आम्हाला असं पाहिजे कि दोडा न फुटता आणि जग त्याने भरलं पाहिजे ही गोष्ट त्या डोळ्याच्या ठिकाणी जुळत नसल्या कारण डोळा जर फुटला नाही तर यापैकी काहीही घडणार नाही काहीही घडणार नाही म्हणजे कापूस होणार नाही तंतो होणार नाही तंतो होणार नाही म्हणजे उपयोग होणारच वक्राने कधी बसणारच नाही आमचं तर मूळ म्हणणं आहे की तो आपण राहिला पाहिजे म्हणजे आपलं रूपा त्याच्या अद्वैत स्वरूपाच्या बाबतीत ना अपुट अद्वैत स्वरूपाचा अद्वै स्वरूपाच्या बाबतीत हा डोळ्याच्या दृष्ट्यांचाही कमी पडतो त्याच कारण स्वरूपाचा अपुट स्वरूपाचा राही त्रिकुटीचे भाव म्हणत काय म्हणणे हा त्रिकुटीचा जो एकंद्र वाढ विस्तार हा वाढविस्तार कसा होतो अकूट अद्वै स्वरूप कायम राहून होतो त्याला फुटल पाहिजे तो जर मुळात फुटला नाही तर पुढचं काही घडणार नाही तुमचा ह्या मीन वगैरे काय आहे स्किनिंग काय कशाच करणार मग म्हणतो आम्ही इतके घेऊन काढल्या इतकं वाढवलंय ते विचार नका पडणार कापूसच नाही आला तर कापूसच नाही आला तर काय करणार नुसती मशिनरी घेऊन काय करणार कापूस तयार झाल्यानंतरच्या पुढच्या प्रक्रिया पण कापूस तयार होण्यापूर्वी तो थोडा फोटायच लागतो त्याच्याशिवाय कापूस बाहेर येत नाही आम्हाला असं पाहिजे की आपूट देश पाहिजे आपलं स्वरूप आकूट राहून आपले स्वरूप अफूट राहून होतो, ही था था था था। तो लोकांचा आवडता लोकांचा आवडता म्हणण्याचं कारण मुद्दाम हे शब्द वापरला जे स्वतः आला आणि चितविला परिणाम म्हणजे जे लोक आहेत ज्यांना जगाची भीड मोडवत नाही अगदी स्वच्छ बोलायचे काय जग ज्यांना जगाची भीड मोडवत नाही जगाची नाम रूपाची भीड ज्यांना मोडवत नाही त्या लोकांचा प्रवाला मुद्दामता येईल त्या भिडे खातर ती भीड सांभाळण्यासाठी भिडेची मर्यादा सांभाळण्यासाठी कोणाच्या भिडेची मर्यादा जगाच्या नामलूपाच्या भिडे त्यांना उल्लंघन करत नाही आपल्याला भीड आहे नाही असं नाही पण आपल्याला अपूट आदव्याची भीड मोडवत गणेश आदवे ते काय राहायला पाहिजे त्याची भीड उल्लंघन करायचं त्याची मर्यादा उल्लंघन करायची मग जगताची संगती लावायची असं नवलीचं म्हणणं आणि आपलं जे इतर वाजे या वाद्या जगाची भीड मोडवत ठीक आहे त्यांच्या दृष्टीने त्यांना हा दृष्टांत अलंगास्तार होते या ओमीवर भर देऊन पण ज्ञानेश्वर महाराजांना हा दृष्टांत आवडण्याने इकडे यांनी सुस्कर दुर्लक्ष केलेलं असं तुम्हाला दिसून याही दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन इथे लिहिलंय या तीन दृष्टांतावर त्याच्याने जे वाक्य केले ते मी तुम्हाला शेवटी सांगणार त्या हा दृष्टांत पुन्हा बारकावाना ऐकायचा जरी तुमच्या आमचा जसा आकडा असताच्या दृष्टांत तुमच्या आमच्या परिचयाचा आहे पुढचा माहिती आहे प्रकार महाराजांना काय सांगायचंय तो दोडा त्या दोड्याच्या अवस्थेमध्ये न सुटता संपूर्ण जैविक्र वस्त्र आम्ही भरत नाही तर मग आत्मकृपाला दृष्टांत कसा देत आहे ही गोष्ट जशी तशी आता सोन अलंकाराच्या बाबतीत काय त्याची बघा सोनाचा रवा रेपणाचा शिवा अवयाची अवयभा देणे नोकरी सोन्याचा रवा रवा शब्दाचा अर्थ असाय सोनं ज्यावेळी आखलं जात तेव्हा आठवून त्याची आठणी केल्यानंतर त्याचा गोळा लगदा तयार होतो पाणी जायला त्या पाण्याचा गोळा तयार होतो लगड तयार करण्याचा आणि गोळा तयार करण्याचा एकच आहे लगडीला काय असतं साचा असतो साठ्यामध्ये लगड तयार होतंय गोळा तर कुठे कुठे तिथे गोळा तयार होतो असं त्या सोन्याचं स्वतः धन्यभावाला प्राप्त झालं म्हणजे कसा तरी गोळा होतो किंवा ज्या तुम्ही होता त्या साच्यामध्ये तुम्ही होताल तो तो आकार धारण करतो त्याला काय आमूचा आकार असेल पाहिजे तो आकार धारण करतो ती लगड घ्या किंवा रवा रोवा गोळा किल ते का आपल्या तो काय काय मोठे